वाल्मिकी रामायण बारकांड स्वर्गछत्तीसावा मुंचं हे भाषण ऐकल्यावर उभयता राम लक्ष्मणाने आपला आनंद व्यक्त केला आणि ते दोघेवीर मुनिश्रेष्ठानं म्हणाले ब्रह्मन आपण हे अत्यंत धर्मयुक्त असे आम्हाला सांगितले आता पर्वतराजाच्या ज्येष्ठ मुलीविषयी आम्हाला अधिक विस्ताराने सांगावे दिव्य दिव्य म्हणजे आकाशस्थित असणाऱ्या नदीचा मनुष्य लोकात जन्म कसा झाला या सर्व विस्ताराचे आपणाला ज्ञान आहे ही, ही लोकांना पावन करणारी गंगा कोणत्या उद्देशाने तीन वाटाने प्रचंड लोंढ्याने वाहू लागली त्रि ती त्रिपथगा अशी कशामुळे लोकविख्यात झाली बरे हे धर्मज्ञ तीन लोकात ती कोणती कर्तव्य सोबत घेऊन आली आहे रामान असे विचारल्यावर तपोधन विश्वामित्राने ऋषींच्या त्या समूहात पहिल्यापासून सगळी कथा सांगण्यास सुरुवात केली रामा फार पूर्वी महातपस्वी नीलकंठ शिवाने विवाह केला नंतर भगवंताची दृष्टी देवीवर गेली आणि त्याने तिच्याशी संघ केला अशा रीतीने क्रीडा करण्यात नीलकंठदेवाचे शंभर दिव्यवर्षी गेली तथापि रामा देवीला पुत्र झाला नाही उमेदवार ठिकाणी जे काही निर्माण होईल ते कोण धारण करण्याला समर्थ होईल या विचाराने चिंतित होऊन सगळे देव पितामहाना पुढे करून शिवाकडे गेले आणि नमस्कार करून म्हणाले हे महादेवा आपण या लोकांचे कल्याण करण्यात नित्यरता असणारे आम्ही आपल्याला नमस्कार करतो आमच्यावर कृपा करा हे देवश्रेष्ठा आपने तेज धारण करण्याला लोक समर्थ होणार नाहीत म्हणून आपण ब्राह्मते ब्राह्म तपाने युक्त देवी देवीसह तप करावे त्रैलोक्याचे हित व्हावे ही इच्छा बाळगून आपण आपले देश जेथे आहे तेथेच ठेवा आणि या लोकांचे रक्षण करा त्याचा नाश आपण करू नका देवांचे हे बोलणे ऐकून महेश्वर बरे म्हणाले नंतर पुन्हा त्यांना म्हणाले मी उमेसह माझे तेज तेजानेच धारण करतो देव आणि पृथ्वीवी यांनी आता निश्चिंत होऊन समाधानाने राहावे परंतु माझे हे उत्कृष्ट तेज जे स्थानापासून गळणार ते कोण धारण करणार ते तुम्ही मला सांगावे असे विचारल्यानंतर देव महादेवाना उतरले जे तेज चलित झाले आहे तेही पृथ्वी धारण करेन असे म्हटल्यानंतर महा संपन्न महादेवाने ते तेज सोडले त्या तेजाने पर्वत अरण्य यासह पृथ्वी पृथ्वी व्यापुल व्यापून टाकले मग सर्व देव अग्निला म्हणाले तू वायूसह या भयंकर महातेजात प्रवेश कर मग त्या अग्नीने व्याप्त झालेले तेज श्वेत पर्वतरूप आणि अग्नि किंवा सूर्य यांच्या तेजाप्रमाणे झळाळणारे दिव्यासे बोरूंचे वन झाले त्या ठिकाणी अग्नीपासून उत्पन्न झालेला महा तेजस्वी कार्तिकेय जन्माला आला मग ऋषीगणांसह देवाने प्रसन्न मनाने उमा शिव यांचा सत्कार केला त्यावेळी रामा पर्वतपुत्री उमा देवाना क्रोधाने डोळे लाल करून श्राप देत म्हणाली पुत्रच्छे नेहमी संघ करीत असताना ज्या अर्थी तुम्ही मला बाजूला काढले त्याअर्थी तुम्हाला स्वतःच्या पत्न्यांच्या ठिकाणी आपत्योत्पत्ती होऊ शकणार नाही आजपासून तुमच्या पत्न्या निपुत्रिक होऊ असे सर्व देवांना बोलून तिने पृथ्वी पृथ्वीला सुद्धा शाप दिला आणि म्हणाली हे पृथ्वी तुझे एकच रूप राहणार नाही आणि तू अनेकांची भाजी होशील हे तू दुष्टबुद्धीची मला पुत्र न व्हावा अशी तुझी इच्छा माझ्या क्रोधाने तू कलुषित तु झाल्यामुळे तुला पुत्राचे प्रेम मिळणार नाही ते, ते सर्व देव दुःखी झालेले पाहून महादेव पश्चिम दिशेकडे जायला निघाले तेथून जाऊन उत्तर उत्तरेकडील पर्वत जो हिमालय त्याच्या पिछाडीस बर्फमयी शिखरावर उमेसह हो तप करू लागले रामा एका पर्वतपुत्रीविषयीची सर्व हकीकत मी तुला निवेदन केले आता तू लक्ष्मणासह गंगेचा जन्म इत्यादी आहे बालकांडाचा छत्तीसावा सर्ग समाप्त